वाल्मिकी रामायण अयोध्याकांड शहातले म्हणाले महायशवत आता या प्रसंगी राजाला नेण्याच्या उत्तम वाहनाची व्यवस्था कर वसिष्ठांचे बोरणे ऐकून भारताने त्यांना लोटांगण घातले आणि त्या धर्म जाणणाऱ्याने उत्तर क्रियेची सर्व तयारी करवली तेलाच्या डोकून वर काढून त्याने फिक्या पडलेल्या ज्यां झोपी गेलेल्या राजाला भूमीवर ठेले आणि नाना रत्ने जडवलेल्या उत्कृष्ट शय्येवर आणि अत्यंत दुःखी होऊन तो पुत्र दशरथाविषयी विलाप करू लागला महाराज मला तुम्ही पाठवून दिलेत आणि मी येण्यापूर्वीच धर्मज्ञ रामाला आणि महाबलवान लक्ष्मणाला देशाबाहेर घालवून दिलेत दे हे तुम्ही काय ठरवले या दुःखी टाकून देऊन आणि पुरुषसिंह शुद्धाचरणी रामाला सोडून महाराज तुम्ही कुठे चालला तुम्ही स्वर्गी गेल्यावर आणि रामाने वनाचा आश्रय केल्यावर या नगरीच्या योगक्षा काळजीपूर्वक महाराज तुम्ही नसल्यामुळे ही पृथ्वी विधवा झाली तिची शोभा केली चंद्र नसतानागरी मला दिसते असा विलाप करणाऱ्या दिनवाण्या झालेल्या भरताला वसिष्ठ महामने पुन्हा म्हणाले राजाची जी काही उत्तर कार्य करणे आवश्यक ती महाबाहू तू मनात काही ना आणता एकाग्रतेने करावीस बरे असे वैशिष्ट्यांचा आदर करून भरत म्हणाला आणि त्याने भराभर सगळीकडून ऋत्विज आणि पुरोहित या आचार्यांना आणवली राजाच्या अग्निसगृहातून जे अग्नि ऋत्विजाने आणि याजकाने बाहेर काढले होते त्यांच्यात यथाविधी हवन करण्यात आले मग मृत राजाला शिबिकेत घालून कंठ भरून आलेल्या दुःखी सेवकाने ती शिबिका खांद्यावर घेतली रूपे, सोने नाना वस्त्रे ही उधळीत लोक राजाच्या पुढे मार्गावरून चालले दुसरे चंदन अगुरू ऊझ सरल पद्मक देवदारू अशी लाकडे घेऊन जाऊन चितार रचू लागले तेथे चिताभूमीत राजावर नाना प्रकारचे हलके उच्च गंधयुक्त पदार्थ आणि इतर वस्तू वाहिल्यानंतर ऋत्विजाने राजाला चितेवर ठेवले मग अग्निद आहुती टाकून करता ऋत्विजाने मंत्र जपले आणि सामगायन करणाऱ्याने तेथे साममंत्राचे यथाशास्त्र गायन, साम यथा गायन केले राजाच्या स्त्रिया ज्यांची जशी योग्यता तशा शिबिकात वाहनात बसून वृद्धांच्या मेळाव्यात नगरातून बाहेर पडून तेथे गेल्या चित्रेला अग्नि दिल्यानंतर ऋत्विजांनी राजाला प्रदक्षिणा घातली आणि त्यावेळी कौशल्यादी स्त्रियांना शोक अनावर झाला क्रौंच पक्षिणीच्या स्वराप्रमाणे स्त्रियांचा आरतनाद ऐकू येऊ लागला शोक करणाऱ्या हजारो स्त्रियांचा तो आक्रोश होता मग रडत पुन्हा पुन्हा विलाप करीत हातबर झालेल्या त्या नृपस्त्रिया वाहनातून उतरून शरीरतीरावर गेल्या त्या नृपस्त्रियांनी मंत्र्यांनी आणि पुरोहितांनी भरतासह उदक क्रिया केली आणि त्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नगरात परत आले दहा दिवस त्याने भूमीवर दुःखाचे पाळले अयोध्या खंडाचा शहात्तराव सर्ग समाप्त